अध्याय दोनशे तेरावा गर्भवासादि दुःख निवृत्त्यर्थ उपाय भीष्म म्हणाले हे युधिष्ठिरा जे पदार्थ आत्मस्वरूपी नाहीत ते आत्मस्वरूपी आहेत अशी जी बुद्धी होते तिचे कारण रजोगुण। व तमोगुण हेच आहेत तसेच क्रोध लोभ भय व दर्प ही देखील त्या दोन गुणांचीच कार्य आहेत क्रोधाधिकांचा नाश केला म्हणजे मनुष्याला शुचिरभूतपणा येतो युधिष्ठिरा विश्व व्यापक व सर्व देवांहून श्रेष्ठ असे जे परब्रह्म ते सर्वांहून पर श्रेष्ठ अविनाशी, प्रकाशमय परिणाम शून्य आणि अव्यक्त स्वरूपी आहे असा ज्ञानी लोकांचा अनुभव आहे मनुष्य ही त्या परमात्म्याच्या मायेने जखडून गेलेली असतात आणि त्यामुळे विचारशक्ति व ज्ञान ही नष्ट होता ज्ञान नष्टे क्रोधाशी सं क्रोधा मु काम व लोभ मोहती होते पूज्य होते उखलता उत्पन्न होते अहंकार उद्भवत अहंकारा त्या -त्या क्रिया घड़ता क्रिये स्नेह संबंध जड़तो व स्नेहा पुढे शोक भोगावा लगते सुखकारक अर्थात पुण्यमय अथवा दुःखकारक अर्थात पापमय अशा कर्मांच्या योगानेच जन्ममरणांची प्राप्ती होते मग शुक्र व शोणित यांच्या योगाने उत्पन्न होऊन जन्मासाठी गर्भवास भोगावा लागतो आणि त्या ठिकाणी मलमूत्र रक्त इत्यादी मलिन पदार्थात राहावे लागते जन्मानंतर कामक्रोधाधिकांनी जखडून गेलेला प्राणी पुनरपी त्यांच्याच मागे धावू लागतो असतो युधिष्ठिरा हे सर्व संसार चक्र ज्याच्या योगाने चालते अशा स्त्रियाच आहेत म्हणूनच त्याप्रमाणे अविद्या जीवाला बद्ध करून सोडते त्याप्रमाणेच स्त्रिया पुरुषांना जखडून टाकतात म्हणूनच स्त्रिया हे अविद्येचे व पुरुष हे जीवाचे स्वरूप होय यास्तव मनुष्याने विशेष विचार करीत न बसता स्त्रियांचा विशेषे हो। करून त्याग करावा याचे स्वरूप फार भयंकर आहे म्हणूनच ह्या केवळ कृत्या होत अविचारी पुरुषांना ह्या तात्काळ मोहित करून सोडतात कार्यभूत अशी जी इंद्रियांची सनातन मूर्ती कारणभूत अशा रजोगुणाचे ठाई मग्न होऊन राहिलेली असते तीच ही स्त्री होय यामुळेच ती प्रेममय असते व त्या प्रेमरूपी बीजाच्या योगानेच प्राणी निर्माण होतात स्त्रीप्रमाणेच पुत्रही त्याज्य होई। आपल्या देहापासून उत्पन्न झालेल्या पण ज्याला मनुष्यादी संज्ञा प्राप्त होत नाही अशा कृमीचा ज्याप्रमाणे आपण त्याग करतो त्याप्रमाणेच ज्याना आपली मनुष्यादी संज्ञा प्राप्त होते तथापि ज्याच्याशी वस्तुत आपला संबंध नाही अशा पुत्रसंज्ञक कृमीचाही त्यागच केला पाहिजे स्वभावामुळे असो अथवा कर्मयोगामुळे असो शुक्र शोणितापासून पुत्राची आणि धर्माधिकांपासून शरीरवरती कृमीची उत्पत्ती होत असते यास्तव बुद्धिमान पुरुषाने या दोहोंची सारख्याच रीतीने उपेक्षा केली पाहिजे रजोगुण हा तमाच्या ठिकाणी लीन होणारा असून सत्वगुणही रजोगुणामध्ये लय पावणारा आहे या तमगुणाचा अर्थात अज्ञानाचा ज्ञानाचे ठिकाणी अध्यास झालेला असतो हे तम हेच बुद्धी व अहंकार यांचे ज्ञापक असून जीवांना जी देहप्राप्ती होते त्याचेही कारण तेच आहे या अज्ञानाचे व त्याच्या कार्याचे अधिष्ठान जीव हेच आहे काल आणि कर्म या दोघांच्या संबंधामुळे त्याला संसार चक्रामध्ये फिरत राहावे लागते ज्याप्रमाणे स्वप्नदशेमध्ये जीव हा देहवान असल्याप्रमाणे आपल्या अंतकरणाने स्वप्नवर्ती पदार्थांचे ठिकाणी रममाण होऊन राहतो त्याप्रमाणेच ज्याच्या ठिकाणी कर्मे सूक्ष्मरूपाने वास्तव्य करीत राहतात अशा गुणांच्या योगाने तो मातेच्या उदरामध्ये वास्तव्य करीत असतो असे दिसून येते पुढे पूर्वसंस्काराच्या योगाने प्रीतियुक्त अहंकारामुळे त्याला अंतकरणात ज्या ज्या विषयांचे स्मरण होईल त्या त्या विषयांचे ग्राहक असे इंद्रिय उत्पन्न होते अर्थात शुद्ध स्वरूप अशा जीवाला शब्दविषयक प्रीतीमुळे श्रवणेंद्रियाचा रूपविषयक अविलाशामुळे चुरेंद्रियाचा गंधाच्या अनुरागामुळे घणेंद्रियाचा व स्पर्शाच्या इच्छेमुळे त्वचेचा संबंध घडतो तसेच देहधारणा साधनीभूत अशा प्राण अपान व्यान उदान आणि समान या पाच वायूंचाही त्याला संबंध घडतो याप्रमाणे पूर्वसंस्कारानुरूप इंद्रिये तयार झाली म्हणजे त्यांचे शरीर बनते ही इंद्रिये आदी अंती व मध्यही दुःखमयच असतात गर्भामध्ये जी, गर्भामध्येच जीवाला देह व इंद्रिय या दुःखांच्या आश्रयस्थानांचा स्वीकार करावा लागतो म्हणूनच जन्मानंतर देहाप्रमाणेच दुःखही वाढत असते आणि मरणानंतरही त्याचा त्याग होऊ शकत नाही इतकेच नवे तर उलट वृद्धी होत असते म्हणून मनुष्याने दुःखाचा निरोध केला पाहिजे दुःख निरोधाचे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे मनुष्य मुक्त होतो इंद्रियांचा लय रजोगुणाचेच ठिकाणी होत असून त्याची उत्पत्तीही रजोगुणापासूनच आहे यास्तव विद्वान मनुष्याने त्यांच्या संबंधाने शास्त्रदृष्ट्या योग्य प्रकारचा सूक्ष्म विचार करीत असावे ज्याला इच्छेता संबंध नसतो त्याची ज्ञानेंद्रिये आपापल्या विषयांकडे धावत नाही अशा रीतीने विषयांपासून निवृत्त होऊन इंद्रिये क्रमाक्रमाने नष्ट झाली अर्थात त्यांचा वियोग घडला म्हणजे जीवाला पुनश्च देहसंबंध घडत नाही ओमतस